द्वितीय स्कंध दुसरा भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्मची धारणा तसेच क्रममुक्ती आणि सद्योमुक्तीचे वर्णन श्रीशुक उवाच एराधारणयाम योनी नष्टा स्मृतींध्य तुष्टा तथ ससर्जे दमगो मघदृष्टिरेप्यया प्राग्व्यवसायबुद्धी ओमपरमा न श्रीशुकमणाले सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने याच धारणेद्वारे प्रसन्न झालेल्या भगवंतांपासून लुप्त झालेली सृष्टीविषयक स्मृती प्राप्त करून घेतली होती त्यामुळे त्यांची दृष्टी यथार्थ आणि बुद्धी निश्चयात्मक झाली त्या योगे त्याने प्रलयापूर्वीप्रमाणेच या जगताची निर्मिती केली वेदांची वर्णनशैली ही अशाच प्रकारची आहे की लोकांची बुद्धी स्वर्ग आदि मिथ्या सुखा फेरते जीव तिथे सुखाने स्वप्न पारखे भटकत रहद्वान पुरुष नावा पदार्थांश का व्यवहार के नहीं। सार नहीं असा बुद्धि निश्चय कर पूर्ण सावध रहा संसार्थ विनाशायास प्रारब्धानुसार मिलता हे लक्षात घेऊन त्यांचा प्राप्तीसाठी व्यर्थ प्रयत्न करू नयेत जमिनीवर झोपता येते तर पलंगासाठी प्रयत्न कशाला हात आपोआप मिळाले आहेत तर उशा तक्क्यांची काय आवश्यकता ओंजळीने काम भागते तर पुष्कळशा भांड्यांची जरुरी काय वलकले किंवा दिशारूप वस्त्र असताना इतर वस्त्रांची काय आवश्यकता अंग झाकण्यासाठी रस्त्यात चिरगुटे मिळत नाहीत का केवळ दुसऱ्यांसाठीच शरीर धारण करणे करणारे वृक्ष भूक लागल्यावर फुलांची भिक्षा देत नाहीत का पाण्याची आवश्यकता असणाऱ्यांसाठी नद्या एकदम आटल्या आहेत काय राहण्यासाठी गुहा बंद करण्यात आला आहेत काय आपल्याला शरण आलेल्यांचे भगवंत रक्षण करीत नाहीत काय अशा स्थितीत बुद्धिमान पुरुष सुद्धा धनाच्या नशेने धुंद झालेल्यांचे लागुलचालन का करतात अशा प्रकारे विरक्त झाल्यानंतर आपल्या हृदयात नित्य विराजमान स्वतःसिद्ध आत्मस्वरूप परमप्रियतम परमसत्य जे अनंत भगवान आहेत त्यांचे आनंदाने दृढ निश्चयपूर्वक भजन करावे कारण त्यांचे भजन केल्यानेच जन्ममृत्यूच्या फिऱ्यात अडकविणाऱ्या अज्ञानरूपकारणाचा नाश होतो या संसार रूप वैतरणी नदीत पडून आपली कर्मजन्य दुःखे भोगणाऱ्या लोकांना पाहणारा पशुखेरीत दुसरा कोणता मनुष्य भगवंतांशी मंगलधारणा सोडून या नाशवंत विषयोपभोगात आपले चित्त भटकू देईल काही साधक आपल्या शरीरातील हृदयाकाशात विराजमान असलेल्या चार हातात शंखचक्रगदा आणि पद्मधारण करणाऱ्या प्रादेशा एवढ्या भगवंतांच्या स्वरूपाची धारणा करतात त्यांच्या मुखावर प्रसन्नता झळकत आह नेत्र कमळासारखे विशाल आह त्यांनी कदंबाच्या फुलातील केसराप्रमाणे पीतंबर धारण केला आह श्रेष्ठ रत्नजडीत असे सोन्याचे बाजूबंद दंडामधे शोभा देत आहेत डोक्यावर अतिशय सुंदर मुकुट आह आणि बहुमूल्य रत्नजडीत अशी कुंडल कानात झगमगत आह त्यांचे चरणकमल योगेश्वरांच्या उमललेल्या हृदयकमलाच्या कोशावर विराजमान झालेआहेत त्यांच्या हृदयावर श्रीवत्स चन्न आहे गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे आणि वक्षस्थळावर कधी न कोमेजणारी वनमाला रुळत आहे त्यांनी कमरेला मेखला बोटामध्ये बहुमूल्य अंगठ्या पायांमध्ये नुपुरे आणि हातांमध्ये कडी असे अलंकार धारण केलेले आहेत त्यांच्या केसांच्या बटा अतिशय सुंदर निर्मल कुरळ्या आणि काळ्याभोर आहेत त्यांचे मुख मंद हास्याने शोभून दिसत आहे लीलेने केलेले मुक्त हास्य आणि युक्त कटाक्षानी ते भक्तजनांवर अपार कृपेचा वर्षाव करीत आहेत जोपर्यंत अशा धारणेवर मन स्थिर होत नाही तोपर्यंत वार चिंतनाने भगवंतांकडे पाहण्याचा प्रयत्न करावा भगवंतांच्या चरणकमलांपासून सुरुवात करून त्यांच्या हास्ययुक्त मुखकमलापर्यंत एकेका अवयवाची बुद्धीने धारणा करावी जसजशी बुद्धी स्थिर होत जाईल आणि जेव्हा एकेका अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल तेव्हा ते सोडून दुसरे अंगाचे ध्यान करावे जोपर्यंत सगुण निर्गुण स्वरूप भगवंतांशी अनन्य भक्तियोग साधत नाही तोपर्यंत साधकाने नित्यनैमित्तिक कर्मे झाल्यानंतर एकाग्रतेने भगवंतांच्या वर वर्णन केलेल्या स्थूल रूपाचे चिंतन केले पाहिजे परीक्षिता जेव्हा योगी पुरुष या लोकाचा त्याग करण्याची इच्छा करील तेव्हा देश व काला मनात थारा देऊ नये सुखपूर्वक स्थिरासन साध्य करून प्राणांना जिंकून मनाने इंद्रियांचा संयम करावा त्यानंतर आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीला क्षेत्रज्ञामध्ये आणि क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये लीन करावे नंतर अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करून धैर्यवान पुरुषाने त्या शांतिमय अवस्थेत स्थिर व्हावे त्यानंतर त्याच्यासाठी कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाही या अवस्थेत सत्वगुणही नाही तर रजोगुण आणि तमगुण कुठून येणार अहंकार महत्त्व आणि प्रकृतीचेही तेथे अस्तित्व नाही अशा स्थितीत जेथे देवतांच्या नियामक अशा काळाचाही प्रभाव चालत नाही तेथे देव आणि त्यांच्या अधीन असणारे प्राणी यांचे काय चालणार हे नाही हे नाही असे म्हणून योगी लोक परमात्म्याहून अन्य पदार्थांचा त्याग करू इच्छितात आणि शरीर व त्यांच्या संबंधी पदार्थामध्ये आत्मबुद्धीचा त्याग करून हृदयाच्या द्वारा पदोपदी भगवंतांच्या ज्या परमपूज्य स्वरूपाला आलिंगन देतात तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे असे सांगतात ज्ञानदृष्टीच्या बळावर ज्याच्या चित्तातील वासना नष्ट झालेल्या आहेत त्या ब्रह्मनिष्ठ योगाने प्रथम टाचेने शिवणीवर दाब देऊन स्थिर व्हावे नंतर शांतपणे प्राणवायूला षटचक्र भेदन करून वर न्यावे आणि शरीर सोडावे जितेंद्रिय योग्याने नाभीस्थानातील मणिपूर चक्रात असलेल्या वायूला हृदयातील अनाहत चक्रात तेथून उदानवायूद्वारा वक्षस्थळातील विशुद्ध चक्रात आणि त्यानंतर त्या वायूला हळूहळू टाळूच्या मुळापर्यंत न्हावे त्यानंतर दोन डोळे दोन कान का ना, नाकाची दोन छिद्रे आणि मुख ही सात छिद्रे बंद करून टाळूच्या मुळात स्थिर झालेल्या वायूला भूमध्यातील आज्ञाचक्रात घेऊन जावे कोणत्याच लोकात जाण्याची इच्छा नसेल तर अर्धी घटकापर्यंत त्या वायूला तेथेच थांबवून स्थिर ठेवून स्थिर लक्षासह त्याला सहस्रार चक्रात नेऊन परमात्म्यात स्थिर करावे त्यानंतर ब्रह्मनंद्राचा भेद करून शरीर सोडावे परीक्षिता जर योगाची अची इच्छा असेल की आपण ब्रम्हलोकात जावे अष्टमहा सिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात हिंडणाऱ्या सिद्धांच्या बरोबर विहार करावा किंवा त्रिगुणय ब्रह्मांडाच्या कोणत्याही प्रदेशात विहार करावा तर त्याने मन आणि इंद्रियाबरोबर घेऊन शरीरातून बाहेर पडावे योगांचे शरीर वायूसारखे सूक्ष्म असते उपासना तपस्या योग आणि ज्ञान यांची साधना करणाऱ्या योग्यांना त्रैलोक्याच्या आत आणि बाहेर सर्वत्र जाता येते कर्मांनी असे जाता येत नाही परीक्षिता योगी ज्योतिर्मय मार्ग असलेल्या सुशुन्येच्या द्वारा जेव्हा ब्रम्हलोकाकडे जावयास निघतो तेव्हा प्रथम तो आकाश मार्गाने जातो तेथे त्याच्या ते पापाचा उरला सुरला मळ जळून जातो तेथून तो त्याच्यावर असलेल्या भगवान श्रीहरींच्या शिशुमार नावाच्या ज्योतिर्मय चक्रावर पोहोचतो भगवान विष्णूंचे हे शिशुमार चक्र ब्रह्मांडाच्या भ्रमणाचे केंद्र आहे त्याचे अतिक्रमण करून अत्यंत सूक्ष्म आणि निर्मल शरीराने तो योगी एकटाच महरलोकात जातो हा महर्लोक ब्रह्मवेत्यांनाही वंदनीय आहे आणि तेथे कल्पापर्यंत आयुष्य असणाऱ्या देवता विहार करीत असतात जेव्हा प्रलय काल जवळ येऊन ठेपतो तेव्हा खाली असलेले लोक शेषाच्या मुखातून निघालेल्या आगीने आगी भस्म होत असलेले पाहून तो योगी ब्रह्मलोकात निघून जातो जे सिद्ध योगी ब्रह्मलोकातील विमानांवर निवास करीत असतात त्या ब्रम्हलोकाचे आयुष्य ब्रह्मदेवाच्या आयुष्यासारखे दोन पराार्धांचे असते तेथे शोक नाही कि दुःख नाही म्हातार्पण नाही कि मृत्यू नाही असे असल्यामुळे तेथे कोणत्याच प्रकारचे दुःख किंवा भय कसे असू शकेल तेथे फक्त एकाच गोष्टीचे दुःख आहे ते, ते म्हणजे या परमपदाला न जाणणाऱ्या लोकांच्या जन्ममृत्यूच्या अत्यंत घोर संकटाना पाहून तेथी लोकांना दयेमुळे जे मोठेच दुःख होते ते तो योगी सत्यलोकात गेल्यानंतर निर्भय होऊन आपल्या सूक्ष्म शरीराला पृथ्वीमध्ये विलीन करतो आणि पुन्हा उता विलीन न होता सात आवरणांचे भेदन करतो रूपाने पाण्यात पाणीरूपाने अग्निमय आवरणात विलीन होऊन तो ज्योतिरूपाने वायुरूप वा आवरणात येतो तेथून योग्य वेळ येताच ब्रह्माच्या अनंतत्वाचा बोध करून देणाऱ्या आकाशरूप आवरणात मिसळून जातो अशा प्रकारे योगी स्थूल आवरणांना ओलांडित असता त्याची इंद्रिये सुद्धा आपापल्या सूक्ष्म अधिष्ठानात विलीन होतात घराणेंद्रिय गंधतन्मात्रेत रसना रसतन्मात्रेत डोळे रूपतन्मात्रेत त्वचा स्पर्श कान शब्द आणि कर्मेंद्रिये आपापल्या क्रियाशक्तीत मिसळून जाऊन आपल्या मूळ सूक्ष्म स्वरूपाला प्राप्त होतात अशा प्रकारे योगी स्थूल व सूक्ष्म आवरणांना पार करून अहंकारामध्ये प्रवेश करतो तेथे सूक्ष्मभूतांना तामस अहंकारात इंद्रियांना राजस अहंकारात मन आणि इंद्रिय यांच्या अधिष्ठाता असलेल्या देवतांना सात्वि अहंकारात विलीन करतो यानंतर अहंकारासहित लय रूपगतीद्वारा महत्त्वामध्ये प्रवेश करून शेवटी सर्व गुणांचे लयस्थान असलेल्या प्रकृती रूप आवरणाला जाऊन मिळतो परिक्षिता महाप्रलयाच्या वेळी जेव्हा प्रकृती रूप आवरणाचाही लय होतो तेव्हा तो योगी स्वतः आनंद स्वरूप होऊन आपल्या त्या निवारणवरूपाने आनंद स्वरूप असलेल्या शांत परमात्म्याला प्राप्त करून घेतो ज्याला अशी भगवन्मय प्राप्त होते त्याला पुन्हा या संसारात यावे लागत नाही परीक्षिता तू विचारले होतेस त्याचे उत्तर म्हणून मी वेदाने सांगितलेल्या दोन्ही सनातन मार्गाचे सद्योमुक्तीचे आणि मुक्ती तुला वर्णन करून सांगितले प्रथम ब्रह्मदेवाने भगवान वासुदेवांची आराधना करून त्यांना जेव्हा विचारले होते तेव्हा हेच दोन्ही मार्ग त्याने ब्रम्हदेवाला सांगितले होते या संसार चक्रात पडलेल्या मनुष्याला ज्या साधनाने भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती प्राप्त होईल त्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही ब्रह्म भगवान ब्रह्मदेवाने एकाग्र चित्ताने सर्व वेदांचे तीन वेळेला अध्ययन केले आणि आपल्या बुद्धीने निश्चय केला की ज्यामुळे सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांविषयी प्रेम निर्माण होईल तोच सर्वश्रेष्ठ धर्म होईल समस्त चराचर प्राण्यांमध्ये त्याच्या आत्म्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्णच दृगोचर होता कारण बुद्धी इत्यादी दृश्य पदार्थांचे साक्षीभूत एकमात्र दृष्टे भगवान आहेत या अनुमानावरून हे सिद्ध होते परीक्षिता यासाठी मनुष्याने सर्व काळी आणि सर्व आपल्या संपूर्ण शक्तीनुसार भगवान श्री हरींचेच श्रवण कीर्तन आणि स्मरण करावे हे राजन संत पुरुषांनी सांगितलेल्या आत्मस्वरूप भगवंतांच्या मधुरकथांचे अमृत जे आपल्या कानांच्या भरभरून त्यांचे श्रवणकर्तात ते विषयाने विशारी झालेले अंतःकरण शुद्धकर्तात आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमला पाशी जात पिबंतीएगवत आत्मन सता कथामृत श्रवणपुटेशु संभृत पुन्हा ते विषयीदुषिताशय व्रजांच्च्च्च्च्चरण सरोहािक श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंश्या संहिताया्वितीयस्कंदे नाम षसंस्थावर्णनम्वतीध्याय श्रीकृष्णर्पणमस्त